पुस्तक बापू माजी आई लेखिका मनु बहीन गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण दाववे खरा डॉक्टर रामच आहे नोआखालीत आमकी नावाचे एक खेडे आहे तेथे -ते बापूजींसाठी बकरीचे दूध मला कोठेही मिळाले नाही आसपास पुष्कळ तपास केला शेवटी दमून बापूजीनव गेले आणि त्यांना ही गोष्ट सांगितली बापूजी मला म्हणाले त्यात काय आहे नारळाच्या दुधाने बकरीच्या दुधाची गरज भागेल आणि बकरीच्या तुपायाऐवजी आपण नारळाचे ताजे तेल काढून खाऊ ते तयार करायची रीत बापूजींनी मला शिकवली आणि मी नारळाचे दूध व तेल तयार करून बापूजींना दिले बापूजी बकरीचे दूध नेहमी आठ अंश घेत त्याप्रमाणे नारळाचे दूध आठ अंश घेतले पण ते दूध पचायला फार जड गेले आणि बापूजींना जुलाब होऊ त्यामुळे सायंकाळपर्यंत इतका अशक्तपणा आला की बापूजी बाहेरून झोपडीच्या आत होते तेवढ्यात त्यांना घेरी आली बापूजींना जेवा चक्कर येईल तेव्हा तेव्हा त्याची खून म्हणून त्यांना खूप जांभाळ येऊ लागत पुष्क घाम येई हातपाय थंड पडू लागत आणि कधीकधी डोळे फिरवत त्याप्रमाणे चक्कर यायला सुरुवात झाल्याची सूचना तर जांभाळ येऊ लागल्या तशी मला मिळालीच होती पण माझ्या मनात असे आले की आता चारच फूट दूर अंतरूण आहे तेव्हा तेपर्यंत खचित पोचता येईल पण तो अदमा चुकीचा ठरला आणि बापूजी माझ्या आधारणे चालत होते ते पडू लागले मी सांभाळून डोके पकडून ठेवले आणि मोठ्याने हाक मारून निर्मळ बाबूंना बोलावले ते आले आणि आम्ही दोघांनी मिळून बापूजीना अंथरणावर निजवले मग मला वाटले चला ना डॉक्टर सुशिला बहीन जवजा गावी आहेत त्यांना बोलावून घेऊ कदाचित गाई जास्त कमी झाले तर मला मूर्खात काढतील अशा हिशोबाने चिठ्ठी लिहायला बसले ती रवाना करण्यासाठी निर्मळ बाबूंच्या हाती देते देते तोच बापूजी जागे झाले व मला हाक मारून म्हणाले मनुडी तू मोठ्याने हाक मारून निर्मळ बाबूंना बोलावलेस हे मला मुळीच आवडले नाही पण तुझे वय पाहून तुला माफ करणे शक्य आहे तरी पण अशा प्रसंगी तू मला काहीही न करता मनापासून नाम घेशील अशी आशा मी आशा बाळगतो मी मनातून रामनामच घेत होतो पण तू निर्मळ बाबूंना बोलावण्याऐवजी रामनाम घ्यायला सुरुवात केली असतीस तर मला फारच आवडले असते आता तू याबद्दल सुशिलेला कळवू नकोस किंवा चिठ्ठी पाठवून बोलावू नकोस कारण माझा खरा डॉक्टर रामच आहे त्याला माझ्याकडून काम करून घ्यायचे असेल तोपर्यंत तो मला जगविल नाहीतर घेऊन जाईल सुचलेला कळू नकोस हे शब्द कानावर पडले आणि मी क्षणभर कापू लागले निर्भळ बाबूंच्या हातातून चिठ्ठी हिसकावून घेतली चिठ्ठी फाटून गेली बापूजींनी विचारले काय तू लिहून टाकले होतेस ना मी लाचार होऊन हो म्हटले मला म्हणतात आज तुला आणि मला ईश्वराने वाचवले आता ही चिठ्ठी वाचून सुजिलाबेन आपले काम सोडून माझ्याजवळ धावत आली असती हे खरे पण मला ते मुळीच आवडले नसते तुझ्यावर आणि माझ्या स्वतःवर मी चिडलो असतो आज माझी कसोटी झाली जर जा रामनामाचा मंत्र माझ्या हृदयात खोलवर उतरला तर मी कधीही आजारी पडून मरायचा नाही हा नियम प्रत्येक माणसासाठी आहे माझ्या एकट्यासाठी नव्हे माणसाने चूक केली की तिचे फळ त्याला भोगावेच लागते अशा भावनेने मी दुःख सहन केले माणसाच्या अखेरच्या श्वासापर्यंत रामाचे नाम स्मरण चालू राहिले पाहिजे पण ते पोपटा पोपटाप्रमाणे नव्हे तर मनापासून जसे रामायात आहे ना की जेव्हा सीतेने हनुमताला माळ दिली तेव्हा त्याने ती थोडून फोडून टाकली कारण ती राम शब्द आहे की नाही ते त्याला पायचे होते तो प्रसंग खरा असेल की नाही या भांडगडीत आपण पडायची जरूर नाही हनुमानासारखे पहाडी शरीर आपल्याला कदाचित करता येणार नाही पण आत्मा खास पहाडी करता येईल माणसाने मनात आणले तर तो वरील उदाहरण सिद्ध करून दाखवू शकेल सिद्ध करता आले नाही तरीही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी बस आहे गीता माईने सांगितले आहे ना की माणसाने प्रयत्न करावा फल ईश्वराच्या हाती सोपवावे अशा प्रकारे तू मी आणि सर्वांनी प्रयत्न हा केलाच पाहिजे आता तुला कळले असेल की माझ्या तुझ्या आणि कोणाही रोग्याच्या आजाराच्या बाबतीत एकच आहे ते म्हणजे राम नाम आणि ते नाम जाणणाऱ्यांनी अधिकार परत्वे ज्या नियमाचे पालन करायला पाहिजे त्या नियमांचे पालन त्याने करावे पण हे रामबाण औषध आपल्या सर्वांना कोठे घेता येते वरील प्रसंग 30 जानेवारी एकोणीसशे रोजी घडला बरोबर याच दिवशी एका वर्षापूर्वी रामनामावरील त्यांची अशी अचल श्रद्धा अखेरच्या क्षणापर्यंत राहिली एकोणीशे सत्तेचाळीसच्या तीस जानेवारीला वरील प्रसंग घडला आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या तीस जानेवारीला मला म्हणाले होते की शेवटच्या श्वासापर्यंत रामनाम जपले पाहिजे अशा प्रकारे दोन वेळा तोडून शेवटच्या श्वासात राम राम माझ्याच कराने ऐकण्याचा कठिन प्रसंग ओढवेल याची काय कल्पना ईश्वराची करणी अशी गहन आहे